वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग एकसष्ठावा महातेजस्वी विश्वामित्र सर्व वनवासी ऋषी जे बसले होते त्यानं म्हणाला मी या दक्षिण दिशेकडे आलो आणि हे मध्येच महाविघ्ञानी उपस्थित झाले आपण दुसऱ्या दिशेला जाऊ आणि तप करू पश्चिमेकडील प्रदेश विशाल आहे तिकडील पुष्कर देशात महात्म्य हो सुखा आपण तप करू तेच तपवन सुखाचे असे म्हणून महा तेजस्वी मनुस पुष्कर देशात उग्र अत्यंत कठीण असे तप केवळ फळेमुळे खाऊन करू लागला याच काळात अयोध्येचा राजा महान अंबरीश नावाचा होता त्याने यज्ञ आरंभला तो यज्ञ करीत असता त्याचा यज्ञाचा पशू इंद्राने पळवून नेला पशू नाहीसा झाला तेव्हा ब्राह्मण राजाला म्हणाला हे राजा पशु पळवण्यात आला आहे तुझ्या अयोग्य नीतीमुळे तो नाहीसा झालाय रक्षण न करणाऱ्या रा राजाला दोष मारून टाकतात पुरुष श्रेष्ठा याचे फार मोठे प्रायश्चित सांगितलेले आहे म्हणून वर यज्ञकर्म चालू आहे तोवर पशु किंवा मनुष्य लवकर घेऊ नये उपाध्याचे बोलणे ऐकून राजा मोठे बुद्धी लढवून हजार गायींना बरोबर घेऊन पशू शोधू लागला ती अनेक देश खेडी नाना नगरे वने पुण्यवान आश्रम शोधित झाला त्याच्यासोबत त्याचा पुत्र आणि भाऱ्या होती भृगु भ्रुगुत, भृगुतुंग म्हणून म्हणजे भृगुषी जेथे वास होते त्या पर्वत शिखरावर त्याला रुचिक स्वस्थपणे बसलेला दिसला तपाच्या ते तेजाने चमकणाऱ्या त्या महर्षीला अत्यंत तेजस्वी राजर्षीने पा प्रणाम करून आणि त्याला प्रसन्न करून त्याचे सर्व बाबतीत कुशल विचारले आणि म्हणाला एक लक्ष गायी घेऊन तुम्ही मला तुमचा मुलगा यज्ञाचा पशू म्हणून विकत देता का देत असाल तर मी कृतकृत्य होईल सर्व देशात मी फिरलो पण यज्ञाला योग्य असा पशु मला मिळाला नाही मूल्य घेऊन तुम्ही तुमचा एक मुलगा द्यावा असे म्हटल्यानंतर महा तेजस्वी रुचिक म्हणाला राजा माझा ज्येष्ठ मुलगा मी काही झाले तरी विकणार नाही रुचिकाचे बोलणे ऐकून त्या मुलांची आई राजा अंबरीशाला म्हणाली भगवान भार्गव थोरला मुलगा आपल्याला विकता येणार नाही म्हणाले नाही म्हणाले राजा आमचा सर्वात धाकटा मुलगा शुनक हा माझा लाडका आहे म्हणून तो मी तुला देणार नाही सामान्यतः वडील मुलगे पिताना आणि धाकटे मुलगे माताना प्रिय असतात म्हणून मी धाकट्याला ठेवून रामा मुनी तसे बोला, मुनी पत्नी असे बोलले तेव्हा मधला मुलगा शुनप शेप स्वतःच म्हणाला पिता मोठा मुलगा विकण्याला तयार नाही माता धाकट्याला विकायला तयार नाही म्हणजे मधला मुलगा विक्रीला योग्य असे दिसते राजा घेऊन जन्मला त्या ब्राह्मणाचे बोलणे संपले तेव्हा राजाने सोने रुपे पोटिनी आणि रत्नांच्या राशी एक लक्ष गायी मोबदल्यात देऊन शूनक्षेपाला खरेदी दे केले आणि रामा मनात अत्यंत आनंदित होऊन त्याला घेऊन तो निघाला अंबरीश राजाश्री झटकन शूनक्षेपाला रथात चढून त्वरेने तेथून निघाला बालकांडाचा एकसष्टावा सर्ग समाप्त